पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण पहिले ग्राम सुधारणेची चळवळ का केली पाहिजे ज्यांना शिक्षणाचा लाभ झाला त्यांनी हैगय केल्यामुळे खेडेगावांचे दीर्घकालीन नुकसान होत आले आहे सुशिक्षितांनी शहरात राहणे पसंत केले अशांपैकी ज्यांना सेवावृत्तीची स्फूर्ती झालेली आहे त्यांना सेवा करता करताच स्वतःच्या सामर्थ्याची अभिव्यक्ती शोधण्याला उद्युक्त करण्यासाठी हा ग्राम सुधारणा आंदोलनाचा यत्न आहे सेवावृत्तीने जो खेडेगावी स्थायिक झाले आहेत ते आपल्यापुढे उत्पन्न होणाऱ्या अडचणींनी गांगरून जात नाहीत ग्रामीण जीवनाचा स्वीकार करण्यापूर्वीच त्यांना जाणीव असते की आपल्यापुढे पुष्कळ अडचणी उपस्थित होतील आणि त्यातीलच एक अडचण म्हणजे आपल्या ग्रामीण बांधवांची उदासीनता किंवा बेफिकरी म्हणून ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे आणि ज्यांची अंगीकृत कार्यावर श्रद्धा आहे असेच लोक ग्रामीण बांधवांच्या परिणाम करतील ग्रामीण जनतेमध्ये सदाचारी जीवन घालविणे हेच खुद्द एक प्रात्यक्षिक आहे आणि सभोवतलच्या परिस्थितीवर त्याचा परिणाम झाल्या वाचून राहणार नाही केवळ उदर भरण्यासाठीच ज्या तरुणाला खेडेगावी जाण्याचा प्रसंग येतो त्याची खरी अडचण ही आहे की तो सेवाभावी वृत्तीने तिथे जात नाही जे पैसे मिळवण्याकरताच तिकडे जातात त्यांना आकर्षित करणारे खेडेगावात काही नाही हे मला मान्य करावे लागेल सेवेचेच आकर्षण किंवा उत्तेजन असल्याशिवाय पहिले वहिले नाविन्य ओसरल्यावर ग्रामीण जीवन नकोसे वाटणारच एखाद्या तरुणाने एकदा खेडेगावात पाऊल टाकल्यानंतर काही अडचणींना किंवा गैरसोयींना तोंड देण्याचा प्रसंग आल्यास ग्रामसेवेच्या आपल्या संकल्पनापासून ढळू नये दम धरून प्रयत्न केल्यास असे दिसून येईल की नगरवासियांपेक्षा ग्रामवासी काही वेगळे नाहीत आणि त्यांच्याकडे लक्ष दिले व त्यांच्याशी स्नेहाने वागले की तेही आपल्याला प्रतिसाद देतात देशात जे थोर लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याची संधी खेडेगावात कोणाला मिळणार नाही हे खरे आहे पण ग्रामीण मनोवृत्तीत वाढ झाली म्हणजे पुढाऱ्यांना खेडेगावात भेटी देणे व त्यांच्याशी जिवंत संबंध स्थापन करणे गरजेचे वाटू लागेल त्यातूनही जे खरोखर सज्जन व श्रेष्ठ आहेत त्यांचा सहवास त्यांच्या संस्थारमार्फत मिळू शकतो चैतन्य रामकृष्ण तुलसीदास कबीर नानक दादू तुकाराम तिरुवल्लूवार आणि अने असे अनेक यांच्यासारखेच विख्यात थोर आहेत ज्यांच्या ग्रंथाची सोबत आपल्याला नेहमीच होऊ शकते खरी अडचण ही आहे की जी शाश्वत मूल्यं आहेत त्यांचा स्वीकार करण्यासाठी मनाची एकतारता साधावाय असावी आधुनिक स्वरूपाचे राजकीय सामाजिक आर्थिक शास्त्रीय विचार समजून घ्यावायचे असतील तर त्या जिज्ञासेचे समाधान करण्यासारखे वाङ्मय मिळू शकेल मला कबूल आहे की धार्मिक वाङ्मय जितक्या सहजपणे मिळू शकेल तितक्या सहजपणे ते मिळणार नाही सत्पुरुषांनी जे लिहिले ते जनतेकरता लिहिले आधुनिक विचार भाषांतरुपाणी त्यांना पटेल अशा रीतीने लोकांपुढे मांडण्याचा प्रगात अद्याप निष्ठा सुरू झालेला नाही पण यथाकाल तो झाल्या वाचून राहणार नाही म्हणून तरुणांना माझा असा सल्ला आहे की त्यांनी धीर सोडू नये कच खाऊ नये आपले प्रयत्न चालू ठेवावे आणि आपल्या वास्तव्याने खेडे गावे वस्तीलायक बनवावीत व त्यांच्याबद्दलचा लोभ वाढीला लावावा ग्रामीण जनतेला पटेल अशा पद्धतीने खेड्यांची सेवा करून त्यांना हे घडवून आणावे आपल्या श्रमाने गाव अधिक स्वच्छ करून व आपल्या सामर्थ्यनुरूप निरक्षरतेचे खेडेगावातून उच्चाटन करून या सेवा करायला प्रारंभ करता येईल जर या तरुणांचा जीवनक्रम शुद्ध पद्धतशीर व उद्योगरत असा असेल तर जेथे त्यांचे कार्यक्षेत्र आहे तेथे या गुणांची पखरण होईल याबद्दल शंका नाही ग्राम सुधारणेची चळवळ का केली पाहिजे माझे स्वप्न दारिद्र्याने गांजलेला व लक्षावधी निरीक्षरांनी भरलेला हिंदुस्थान मी चितारलेला नाही त्याच्या प्रकृती धर्माला मानवेल अशा रीतीने सतत प्रगती करीत असलेल्या हिंदुस्थानाचे चित्रण मी स्वतःशी रंगविले आहे तथापि आसन्न मरण झालेल्या पाश्चात्य सुधारणेची तिसऱ्या वर्गाची किंवा पहिल्या वर्गाची नक्कल करणे असे देखील माझे चित्रण आहे माझे स्वप्न जर सफल झाले तर सात लाखांपैकी प्रत्येक खेडेगावात समाधानी जीवन गालविणारे लोकसत्ता कवतरेल त्याच्यामध्ये कोणी निरक्षर असणार नाही कोणी निरोद्योगी आळशी राहणार नाही प्रत्येकाकडे काही ना काही उपयुक्त कामगिरी असेल प्रत्येकाला पौष्टिक अन्न मिळेल हवेशीर वस्तिस्थाने असतील शरीर आच्छादनासाठी भरपूर खादी मिळेल सर्व ग्रामस्थ आरोग्याची व स्वच्छतेचे नियम पाहतील अशा राज्याचा गर्जा विविध व वर्धिष्णू असतील आणि त्या त्या राज्याला पूर्वीने भागच पडेल तसे न झाल्यास त्याची जिवंतपणी हालचालच बंद पडली असे होईल मात्र माझ्या मते या राज्यात इंग्रजांप्रमाणे इंग्रजी लिहिण्याचा व बोलण्याचा अशक्य प्रयत्न करीत राहिल्याने ज्यांचीपणे दुबळी होऊन गेली आहेत आणि भूकंपट्टीमुळे ज्यांचे मेंदू निसत्व झाले आहेत अशा बीए व एमए लोकांची फौज असणार नाही यापैकी बहुसंख्यांना काही काम किंवा रोजगार असत नाही आणि जेव्हा त्यांना नोकरी मिळते तेव्हा मात्र ती कारकुनी कामाची असते 12 वर्ष हायस्कूल व कॉलेजमध्ये घालून त्यांनी जे ज्ञान संपादन केलेले असते त्याचा या कारकुनी कामात काहीच उपयोग नसतो हरिजन तीस सात